श्रीमद भागवत महापुराण अष्टमस्कंध अध्याय आठवा समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंतांचे मोहिनी अवतार धारण करणे श्री शुक म्हणतात शंकराने विष प्याल्यामुळे आनंदित झालेल्या देवासुरांनी पुन्हा नव्या उत्साहाने समुद्रमंथनाला सुरुवात केली नंतर समुद्रातून कामधेनू प्रकट झाली हे राजा ती अग्निहोत्राला लागणारी सामग्री देणारी होती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 तू ज्याप्रमाणे पृथ्वीवर सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस त्याचप्रमाणे तो याचकांच्या इच्छा त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन पूर्ण करणारा होता त्यानंतर सुंदर वस्त्रे नेसलेल्या आणि गळ्यांमध्ये सुवर्णहार घातलेल्या अप्सरा प्रकट झाल्या त्या आपली मोहक चाल आणि विलासपूर्ण नेत्रकटाक्षाने देवांना सुख देणाऱ्या ठरल्या त्यानंतर मूर्तिमंत शोभा अशी भगवंतांची नित्यशक्ती देवी प्रकट झाली विजेप्रमाणे चमकणाऱ्या तिच्या तेजाने सर्व दिशांमध्ये झगमकाट पसरला तिचे सौंदर्य औदार्य तारुण्य रूपरंग आणि महिमा यांनी सर्वांचे चित्त वेधून घेतले देव असुर मनुष्य अशा सर्वांना वाटले की ही आपल्याला मिळावी तिला बसण्यासाठी इंद्राने एक मोठे विलक्षण सुंदर असून आणले श्रेष्ठ नद्यांनी मूर्तिमंत होऊन तिला अभिषेक करण्यासाठी सोन्याच्या घड्यातून पवित्र पाणी आणले पृथ्वीने अभिषेकासाठी योग्य अशा सर्व औषधी दिल्या गाईंनी पवित्र पंचगव्य आणि वसंत ऋतूने चैत्रवैशाखात मिळणारी सर्व फुले फळे आणून दिली ऋषींनी विधीपूर्वक तिला अभिषेक केला गंधर्व मंगलगान करू लागले नर्तकी नाच करीत गाऊ लागल्या मेघ देहध धारण करून मृदंग डमरू ढोल नगारे रणशिंगे शंख वेणू आणि वीणा मोठमोठ्याने वाजवू लागले तेव्हा हातात कमळ घेतलेल्या लक्ष्मीदेवीला दिग्गजांनी पाणी भरलेल्या कलशांनी स्नान घातले त्यावेळी ब्राह्मणाने वेदमंत्र म्हटले तिला समुद्राने पिवळी रेशमी वस्त्रे दिली वर्णाने वैजयंती माळसमर्पण केली मधाने धुंद झालेले भ्रमर तिच्यावर गुंजारव करीत होते प्रजापती विश्वकर्म्याने निरनिराळ्या प्रकारचे दागिने सरस्वतीने मोत्यांचा हार ब्रह्मदेवाने कमळ आणि नागांनी दोन कुंडले तिला दिले ब्राह्मणनाने स्वस्तिमंत्र म्हटल्यावर लक्ष्मी आपल्या हातात कमळांची माळ घेऊन तेथून निघाली माळेच्या आजूबाजूला तिच्या सुगंधाने धुंद झालेले भुंगे गुंजारव करीत होते <coughs> त्यावेळी लक्ष्मीच्या मुखाची शोभा अवर्णनीय होती सुंदर गालावर कुंडले डोलत होती तिचे मुख लज्जायुक्त मंदहास्याने शोभत होते तिची कंबर बारीक होती पुष्ट असे दोन्ही स्तन केसरी चंदनाची उटी लावलेले होते जेव्हा ती चालत असे तेव्हा तिच्या पायातील नूपुरांचा मधुर झंकार निघत होता त्यावेळी ती फिरणाऱ्या सुवर्णवेलीप्रमाणे शोभत होती आपल्यासाठी एखाद्या निर्दोष आणि सर्व उत्तम गुणांनी नित्ययुक्त अविनाशी पुरुषाचा ती शोधात होती परंतु गंधर्व यक्ष असुर सिद्ध चारण देव मध्ये तिला असा पुरुष आढळला नाही जो तपस्वी होता त्याने क्रोधावर विजय मिळालेला नव्हता कोणाला ज्ञान होते परंतु तो अनासक्त नव्हता कोणी थोर होते परंतु त्यांनी कामाला जिंकले नव्हते ज्याला दुसऱ्याचा आश्रय घ्यावा लागतो त्याला ईश्वर कसे म्हणायचे काही जण धर्माचे आचरण करणारे होते परंतु त्यांचे प्राण्यांवर प्रेम नव्हते क्वचित त्याग होता परंतु तो मुक्तीला कारणीभूत होणारा नव्हता काहींच्या मते शौर्य होते परंतु ते काळावर मात करणारे नव्हते सनकादिकांसारखे जे गुणातीत होते ते वर होणार नव्हते कां दीर्घ आयुष्य प्राप्त करूले परंतु तर्तन अयोग्य नहीं वर्तन योग्य नहीं का वर्तन माला योग्य वर्तन मला है परंतु आयुष्या संगता नहीं कहीं जे दोनों ही गोष्टी परंतु कंसेग अमंगल आते हैं सर्व मंगल गुण जी माला इच्छित नहीं अचार करून श्री लक्ष्मीदेवी ने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 आशी ताजा कमळांची सुंदर माळ लक्ष्मीदेवीने भगवंतांच्या गळ्यात घातली आणि लज्जायुक्त हास्याने शोभणाऱ्या नेत्रांनी आपले निवासस्थान असलेल्या त्यांच्या वक्षस्थळाकडे पाहात ती त्यांच्याकडे उभी राहिली त्रैलोक्य निर्मात्या भगवंतांनी त्या जगजननी लक्ष्मीदेवीला सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे निधान अशा आपल्या वक्षस्थळावरच स्थान दिले लक्ष्मीदेवींनी तेथे विराजमान होऊन आपल्या कारुण्यपूर्ण नेत्रकटाक्षाने तिन्ही लोक लोकपाल आणि आपल्या प्रजेची भरभराट केली त्या त्यावेळी शंख तुतारी मृदंग इत्यादी वाद्ये वाजू लागले गंधर्व आपसरांसहित गाऊ नाचू लागले त्या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला ब्रह्मदेव रुद्र अंगिरा इत्यादी सर्व प्रजापती पुष्पवर्षाव करीत भगवंतांचे गुण स्वरूप लीला इत्यादींचे यथार्थ वर्णन करणाऱ्या मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले देव प्रजापती आणि प्रजा लक्ष्मी लक्ष्मीदेवीच्या कृपादृष्टीने शील इत्यादी उत्तम गुणांनी संपन्न होऊन अतिशय सुखी झाले परीक्षिता इकडे लक्ष्मीदेवीने जेव्हा दैत्य आणि दानवांची उपेक्षा केली तेव्हा ते निर्बल आळशी निर्लज्ज आणि लोभी झाले त्यानंतर कमलनेना कन्येच्या रूपात वारुणी देवी सुरा प्रकट झाली भगवंतांच्या अनुभूतीने दैत्यानेती घेतली त्यानंतर महाराज कश्यप पुत्रांनी अमृताच्या इच्छेने जेव्हा आपली आणखी समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून एक अत्यंत अलौकिक पुरुष प्रकट झाला त्याचे बाहू लांब आणि पुष्ट होते त्याचा गळा शंखाप्रमाणे असून डोळ्यात लालिमा होता वर्ण सावळा होता गळ्यात पुष्पहार व प्रत्येक अंग अलंकारांनी सुशोभित होते परिधान काना, चमक नारी, रत्नकुंडले होती। रुंद पराक्रम, सुंदर अशा कोरड्या केसांच्या भुरभुरणाऱ्या जटा बटा यामुळे तो फारच सुंदर दिसत होता त्याच्या हातामध्ये कडे आणि अमृताने भरलेला कलश होता तो साक्षात विष